श्लोक नववा संजय उवाच राज दर्शयामास पार्थाय परमम रूपरम संजय म्हणाला हे राजा धृतराष्ट्र महायोगैश्वर्य संपन्न हरि या प्रमाणे बोलून नंतर अर्जुनाला आपले ऐश्वर युक्त उत्कृष्ट रूप दाखवता झाला विस्मयो पुढत पुढती जे हुनी सदैव असे कवणी संजय म्हणाला कौरव कुळातील सार्वभौम महाराजा मला वारंवार हेच आश्चर्य वाटते की लक्ष्मी पेक्षा त्रैलोक्या मध्ये जास्त दैववान कोणी आहे का ना तरी खुणेचे दावा पाजगी, ना सेवक पण तरी अंगी शेषाच्या आथी अथवा तत्वाची गोष्ट वर्णन करण्यात वेदांशिवाय जगात दुसरा कोण समर्थ आहे दाखवा बर अथवा एकनिष्ठ सेवक पण जर पाहिले तर ते एक शेषाच्याच ठिकाणी आहे हा हो जयाचे निहार शिणत असतात तसे भगवंता करता कष्ट सोसणारे कोण आहेत व गरुडासारखा देवास आपल्याला वाहून घेतलेला दुसरा कोण आहे परिते आघेची एकिट कडे ठेले सापे कृष्ण सुख एकंदर जाहले जिये दिवनी जन्मले पांडव हे परंतु हे सर्व एका बाजूला राहिले प्रस्तुत ज्या दिवसापासून पांडव जन्माला आले त्या दिवसापासून ते श्री कृष्णांपासून भक्ता ला होणारे सुख त्यांच्याच ठिकाणी एकवटले परिपाचा हि आतू अर्जुना कृष्ण जाहला अधिना कामुक का जायसा अंगना आप परंतु पाचही पांडवांमध्ये कृष्ण हे सहजच अर्जुनाचे स्वाधीन झाले जसे एखाद्या विषयासक्त पुरुषाला स्त्री ही आपले आधीन करते पढविले पाखिरू पा न बोले या परी क्रीडा मृग तैसा न चले कैसे दैव येथ सुर वाढले ते जाणू नये शिकवलेला पक्षीही असे बोलत नाही याप्रमाणे करमणुकी करता पाळलेला पशुही इतका हुकमात राहत नाही इतके अर्जुनाच्या स्वाधीन कृष्ण झाले या अर्जुनाच्या ठिकाणी दैव कसे भरभराटीस साले आहे ते समजत नाही आजी परब्रम्ह सगळे भोगावया सदैव याचे डोळे कैसे वाचेचे हनलळे पाळीत असे या प्रसंगी संपूर्ण परब्रम्ह वस्तूचा अनुभव घेण्याचे भाग्य याच्याच दृष्टीला लाभले आहे श्री कृष्ण अर्जुनाच्या बोलण्याची लाड कसे पूर्वीत आहेत हा कोपे की हा तरी बुझावी कि निवांत नवल पिसे लागले आहे पार्थाचे देवा अर्जुन रागावला कि कृष्ण निवांतपणे सहन करतात अर्जुन रुसला म्हणजे देव समजूत करीत असतात एकूण कृष्णाला अर्जुनाचे आश्चर्यकारक वेळ लागले आहे ए रविषय जिनोनी जन्मले जे शुका दादूले ते विषयोचे निवानिताहले भाटय़ाचे सहज विचार करून पाहिले तर विषयाला जिंकून जन्माला आलेले जे शुकादिक खरे खरे पुरुष ते भगवंताच्या केवळ वैशायिक लिलांचे वर्णन करणारे स्तुती पाठक झाले हा योग समाधी धन कि हो पार्थाधीन या लागी विस्मयो माझे मन करीत असे राया योगी ज्याचे सुख समाधीतच भोगतात असा हा योग्यांचे समाधीत भोगण्याचे ऐश्वर असून तो अर्जुनाच्या अगदी स्वाधीन झाला आहे या करता राजा धृत राष्ट्रा माझे मन आश्चर्य करते तेवीची संजय मने कायसा विस्मय एथ कौरवेशा कृष्णे स्वीकारि जे तया ऐसा भाग्योदय होय तसेच संजय म्हणतो कौरवांच्या राजा धृतराष्ट्रा याच्यात आश्चर्य काय आहे कृष्ण ज्याचा स्वीकार करतात त्याचा असा भाग्योदय होतो म्हणून तो देवांचा रावो म्हणे पार्थातय तुझा दृष्टी देवो जया विश्वरूपाचा ठावो देखसी तू म्हणून अर्जुना ज्या दृष्टीने तू संपूर्ण विश्वरूप असेल ती दृष्टी मी तुला देतो तु। असा तो देवांचा राजा श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला म्हणाला ऐशी श्रीमुखी अक्षरे निघती ना जव एक सरे तव अविद्येचे अंधारे जाऊ चिला अशी अक्षरे भगवंतांच्या मुखातून निघतात न निघतात तोच अज्ञान अंधकार एकदम जायला लागला ते अक्षरे नवती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुना लागी उजळली या कृष्णे तुला दिव्य दृष्टी देतो अशी भगवंतांच्या मुखातून जी अक्षरे निघाली ती अक्षरे नसून प्रकाशित करणाऱ्या ज्ञानरूप ज्योतिष अर्जुना करता कृष्णाने उजळल्या असे समज मग दिव्या चक्षु प्रगटला तया दृष्टी पाटा फुटला ययावरी दाविता जाहला ऐश्वर आपुले परमात्मा आपला ठिकाणी योग दाखवता झाला हे अवतार जे सकळ तेजिये समुद्रीचे समुद्री का कल्लोळ विश्व हे मृग जया रश्मिस्तव दिसे हे जे सर्व अवतार ते ज्या विश्वरूप रुपी समुद्रावरील लाटा आहेत आणि ज्या विश्वरूप रुपी किरणामुळे विश्व हे मृग जळ भासते ती चर हे चित्र उमटे आपण पे वैकुंठे दाविले तया ज्या योग्य व अनादि भूमिकेवर हे स्थावर जंगमाचे चित्र उमटते ते आपले विश्वरूप कृष्णाने अर्जुनाला आपल्या ठिकाणी दाखवले मागा बालपणी येणे श्रीपती जै एक वेळ खादली होती माती तरी कोपोनिया हाती यशोदा धरीला पूर्वी बालपणी जेव्हा एक वेळी या श्री कृष्णाने माती खाल्ली होती तेव्हा यशोदेने त्यास रागावून हाताने धरले मग भेणे भेणे जैसे मुखी झाडा द्यावयाचे नि चौदा हि भुवने सावकाशे दाविली तीए नंतर त्यावेळी भीत भीत जसे काही तोंडातील झाडा देण्याच्या निमित्ताने श्रीकृष्णाने लोक आपल्या मुखात दाखवले ना तरी मधुवनी ध्रुवास ही केले जैसे कपोल शंखे शिवतले आणि वेदांची येही मती ठेले ते लागले बोल अथवा तपश्चर्या करीत असताना ध्रुवाच्या पुढे भगवान प्रकट झाल्यावर ध्रुवाच्या मनात भगवंतांची स्तुती करावी असे आले पण ती कशी करावी हे त्याला कळे तेव्हा मधुवनामध्ये ध्रुवाला भगवंतांनी असे केले कि आपला शंख त्याच्या गाला तेव्हा वेदांचीही बुद्धी जेथे कुंठित होते ते तो बोलायला लागले तैसा अनुग्रहो पैराया श्री हरि धनंजया आता कवणे कडे माया ऐसी भाष तो संजय म्हणाला राजा धृत राष्ट्र श्रीकृष्णाने अर्जुनावर या प्रमाणे अनुग्रह केला त्यामुळे आता माया कोणीकडे आहे ही भाषा देखील ऐश्वर तेजे पाहले तर या चकाराचे एक चित्त समाजी बुडोनी ठेले विस्मयाच्या एकदम भगवंतांचे स्वरूप ऐश्वर्याचे ते प्रकट झाले त्या जसे चा जलमे होते, त्यावेळी त्या सर्व चमत्कार झाले आणि आश्चर्यच्या गर्दीत त्याचे चित्त बुडून गेले जैसा आम्ही पूर्ण की पहे मार्कंडेय एकाकी तैसा विश्वरूप कौतुकी पार्थुलोळे ज्याप्रमाणे ब्रह्मलोकापर्यंत परिपूर्ण झालेल्या उदकात एकटच मार्कंडेय ऋषी पोहत होता त्याप्रमाणे विश्वरूपी आश्चर्यात अर्जुन लोडू लागला म्हणे केवडे गगन येथ होते ते कवणे नेले पाहाभूते काय जाहली अर्जुन म्हणाला एवढे मोठे येथे आकाश होते ते कोण कोठे घेऊन गेल ते स्थावर जंगम पदार्थ व महाभूते कोठे गेली दिशांचे ठाव हि हारपले आधार काय नेणो जाईली या स्वप्न तैसे गेले लोकाकार पूर्वाधिक दिशांचे मागमुस ही राहिले नाहीत वर खाली हे कोण जुने कोठे गेले जागे झालेवर ज्याप्रमाणे स्वप्न नाहीसे होते त्याप्रमाणे सृष्टीचा आकार ही नाहीसा झाला ना नाना सूर्य तेज प्रतापे स चंद्र तारांगण जैसे लोपे तैसी गिळिली विश्वरूपे प्रपंच रचना अथवा सूर्याच्या तेजाच्या सामर्थ्याने चंद्रा सर्व नक्षत्रांचा समुदाय लोपून जातो त्याप्रमाणे या विश्वरूपाने ही सृष्टीची रचना गिळून टाकली तेव्हा मनासी मनपण न स्फुरे बुद्धी आपण पे न सावरे इंद्रियांचे रश्मी माघारे हृदय बरी भरले तेव्हा मनाला मन पण स्फुरेन असे झाले म्हणजे मनाचे संकल्प विकल्प करणे बंद झाले तसेच बुद्धी आपन आपल्याला सावरी नशी झाली म्हणजे कोणत्याही गोष्टीविषयी निश्चय करी नशी झाली आणि इंद्रियांच्या वृत्ती आश्चर्य चकीत होऊन माघारी परतून हृदयात साठवल्या म्हणजे इंद्रिय वृत्ती अंतर्मुख झाल्या ते आता आटस्थ्य पडिले टकाशी टक्क तका लागले जैसे मोहनास्त्र घातले विचार जाता त्या स्थितीत स्तब्धपणाला स्तब्धता प्राप्त झाली आणि एकाग्रता एका आली जणू काही ज्ञान मात्राला मोहन असू पाडे चांडवणी ठेवले या प्रमाणे चकित होऊन कौतुकाने पाहू लागला तो पुढे चारभुजांचे स्वरूप होते तेच अनेक रूपे घेऊन चारही बाजूने नटून राहिले जैसे वर्षा काळीचे मेघ उडे का महाप्रलयी कडे ज्याप्रमाणे वर्षा ऋतूत येणारे मेघ किंवा महाप्रलयाच्या वेळचे तेज ही वाढून जिकडे तिकडे व्यापतात त्याप्रमाणे आपल्या स्वरूपा शिवाय या विश्वरूपाने कोणतीही बाजू शिल्लक राहू दिली नाही श्लोक दहावा अनेका अनेका अनेका दिव्या दिव्या अनेका अनेक वक्तव्ययनम अनेक अद्भुत दर्शनम अनेक दिव्या भरण दिव्याने आश्चर्यकारक देखावे होते अनेक दिव्य अलंकारांनी युक्त अनेक दिव्य आयुधे धारण केलेले प्रथम स्वरूप समाधान पावोनी ठेला अर्जुन सभेची उघडी लोचन तव विश्वरूप देखे दिलेले प्रथम विश्वरूप पाहिल्याबरोबर अर्जुनाच्या इच्छेची निवृत्ती झाल्यामुळे त्याला समाधान झाले व त्याने डोळे मिटून घेतले आणि पुन्हा त्याच क्षणी डोळे उघडून पाहतो तो, तो विश्वरूप त्याच्या दृष्टीस पडले तिची डोळा दो पाहावे विश्वरूपा सकळा तोही श्री कृष्णे सोहळा पुरविला ऐसा। याच दोन्ही डोळ्यांनी सर्व विश्वरूप पाहावे अशी त्याची इच्छा होती त्या इच्छेचा लढा श्रीकृष्णाने या प्रमाणे पुरवल्या मग तेथ संघ देखे वदने जयसी रामा नायकाची राजभुवने नाना प्रगटली निधाने लावण्य श्रीयेची मग तेथे त्याने अनेक मुखे पाहिली ती मुखे जणू काय लक्ष्मीकांत श्रीकृष्ण यांच्या राजमंदिरासारखी होती अथवा सौंदर्य लक्ष्मीची प्रकट झालेली भांडारीच होती कि आनंदाची जैसा सौंदर्या राणी व जोडली तैसी मनोहरे देखिली हरीची ची वक्त्रे तेव्हा आनंदाचे बगीचीच बहराला आलेले किंवा जणू काय सौंदर्याला राज्य प्राप्त झाले तशी त्याने मनहरण करणारी श्री कृष्णाची मुखे पाहिले तया हि माझी सावियाची भयानके काळ रात्रीची कटके उठावली जायसी त्यात देखील कित्येक मुखे जणू काही प्रलय रात्रीच्या सैन्याने उठाव केला आहे अशी सहजच भयंकर होती कि ये मृत्यू सीची मुखे जाहली हो का जे भयाची दुर्गे पन्नास कि महाकुंडे उघडली प्रलया नळाची किंवा हि मृत्यूलाच तोंडे उत्पन्न झालेली आहेत अथवा जणू काय भयाचे किल्लेच रचलेले आहेत अथवा प्रलयाग्नीची महाकुंडेच उघडलेली आहेत तै सी भयासुरे तेथ वदने देखिली वीरे आणखे असाधारणे साळंकारे सौम्ये बहुते तशी अद्भुत व भयंकर मुखे शूर अर्जुनाने तेथे विश्वरूपात पाहिली आणखी किती एक निरुपम अलंकार युक्त अशी मुखे पाहिले वो पुष्कळ सौम्य मुखे पाहिले पैज्ञान दृष्टीचे नियवलोके परिवदनांचा शेवट नटके मग लोचन ते कवत लागला पाहो अर्जुनाने ती मुखे ज्ञानदृष्टीने पाहिली परंतु मुखांचा अंत लागेना म्हणून मुखे पाहणे सोडून देऊन तो मुख कौतुकाने विश्वरूपाचे डोळे पाहू लागले तवना नावर्णेवने अर्जुने डोळे देखील पालिंगने आदित्यांची तेव्हा जणू काही अनेक रंगांच्या कमळाचे बाग प्रफुल्लित झाले आहेत तसे विस्तृत व तेजाने सूर्याच्या समुदायासारखे असे डोळे अर्जुनाने पाहिले तेथेची कृष्ण मेघाची माझी कल्पनची भ्रुभंगातळी डोळे पाहत होता तेथेच काळ्या मेघांच्या गर्दीमध्ये प्रलयकालची वीज चमकावी तशा अग्निने पिंगट झालेल्या दृष्टी चढवलेल्या भिवयांच्या खाली त्याने पाहिल्या हे एक, एक आश्चर्य पाहता ती एकेची रूपी पांडु सुता दर्शनाची अनेकता आश्चर्य पाहत अर्जुनाला त्या एकाच विश्वरूपामध्ये दर्शनाची अनेकता फलद्रूप झाली मग म्हणे चरण ते कवणे कडे केवते के दोरदंडे ऐसी वाढविता हे कोडे चाड देखावयाची मग अर्जुन म्हणाला विश्वरूपाचे पाय कोणीकडे आहेत व त्या बळकट भुजा कुठे आहेत अशी कौतुकाने तो पाहण्याची इच्छा वाढवित आहे तेथे थे भाग्य निधी पार्था का विफलत्व होईल मनोरथा काय पिनाक का पाणी चा भाता वायकांडी आहाती तेथे अर्जुन दैवाचा ठेवा असल्याने त्याची इच्छा व्यर्थ का होईल नावाचे धनुष्य हातात असलेल्या शंकराच्या भात्यामध्ये निष्फळ आहेत कि काय ना तरी चतुरा अक्षरांचे साचे म्हणून पण अपारांचे देखील अथवा ब्रह्मदेवाच्या जिव्हेवर खोटे अक्षरांचे ठसे आहेत का म्हणून अर्जुनाने अमर्याद विश्वाचा आधी व अंत पाहिलं जया वेदा वय वेळे अर्जुनाचे जा विश्वरूपाचा मार्ग वेद्याला कळत नाही त्या विश्वरूपाची सर्वांगे अर्जुनाच्या दोन्ही डोळ्यांनी एकाच वेळेला पूर्णपणे पाहिले चरणवनी मुकुटबरी देखत विश्वरूपाची थोरी जे नाना रत्न अलंकारी मिरवत असे जे विश्वरूप अनेक प्रकारच्या रत्नांच्या अलंकारांनी शोभत होते त्या विश्वरूपाचा विस्तार अर्जुन पायापासून मुकुटापर्यंत पाहू लागला पर ब्रह्म आपुलेणी अंगे लिवया आपण ची जागे तिहे जे अनेक अलंकार देव म्हणजे परब्रह्म आपल्या अंगावर करता आपण बनला ते अलंकार कशा कशासारखे आहेत म्हणून मी सांगू जीए जी जी जी जी जी जी प्रभे उजाळू चंद्रादित्य मंडळा जे महातेजा जिव्हाळा जेणे विश्व प्रगटे ज्या प्रभेच्या कांतीने चंद्र मंडळे प्रकाशित होतात व प्रभा महातेजाचे म्हणजे प्रलयकालच्या तेजाचे जीवन आहे व ज्या प्रभेने विश्व दिसावय लागते तो दिव्यते शृंगारू कोणाची ऐसे दिव्यते असलेले अलंकार कोणाच्या बुद्धीचा विषय होतील असे दागिने देवाने स्वतःच आपल्या अंगावर धारण केले आहेत असे अर्जुन पाहता झाला आपण अंग आपण अलंकार आपण हात आपण हातिये र आपण जीव आपण शरीर देखे चराचर कोंदले देवे देव आपणच अवयव आपणच दागिने आपणच हात आपणच शस्त्र आपण जीव व आपणच देह वगैरे सर्व बनले होते फार काय सांगावे सर्व स्थावर जंगमात्मक विश्व देवानेच भरले आहे असे अर्जुनाने पाहिले मग तेथे ची ज्ञानाचा डोळा पाहत करूपात ज्ञानदृष्टीने अर्जुन जेव्हा हाताचे सरळ पंजे पाहू लागला तेव्हा तेथे त्या हातांच्या पंजात प्रलयकालच्या अग्निच्या ज्वाळांना तोडणारी शस्त्रे झळकत असलेली त्यांनी पाहिली किरणांसे हो समुद्री रिघो यांच्या शस्त्रांच्या किरणांच्या प्रखरपणाने नक्षत्रांचे फुटणे होतात व ज्यांच्या शस्त्रांच्या तेजाने मागे सरलेला अग्नि समुद्रात प्रवेश करावा असे म्हणावायस लागला मग काळकूट कल्लोळे कवळिले का नाना महाविजूंचे दांग उमटले तैसे अपारकर देखिले युधी मग काळकूट विषाच्या जणू काही लाटच बनल्या आहेत अथवा प्रलयकालच्या विजेचे अरण्यच प्रकट झाले आहे तसे उगारलेल्या शस्त्रांसहित अगणित हात पाहिले श्लोक अकरावा वरधरं दिव्य, दिव्य देवं, पुष्पे वस्त्रे धारण केलेले दिव्यगंधांची ज्या सुटी केली होती असे सर्व आश्चर्य नियुक्त अनंत सर्वतोमुख व दिव्य असे ते रूप होते कि भेणे तेथून काढली मग कंठ मुकुट पाहातून सृष्टी जया पासो नि त्या हातातील असंख्य शास्त्रांच्या भयाने तेथून दृष्टी काढून मग जेव्हा अर्जुन कंठ व मुकुट पाहवायस लागला तेव्हा कल्पतरुंची सृष्टी ज्यापासून झाली असे कंठ व मुकुट त्याला दिसले जी ली ली। जी जे महा सिद्धीची मूळ पीठे श्रीनदी कमळ जेथ वावलेली लक्ष्मी जेथे विश्रांती पावते अशी अतिशुद्ध फुले मस्तकावर धारण केलेली त्याने पाहिली मुकुटावरी सबक ठाई ठाई पूजा बंध अनेक कंठी रोळताती अलौकिक माळा दंड मुकुटावर फुलांचे घोस होते मस्तकावर ठीक ठिकठिकाणी पूजा बांधलेल्या होत्या आणि गळ्यात अवर्णनीय फुलांचे हार शोभत होते स्वर्गे सूर्य तेज वेढिले जैसे पंधरे ने मढिले तैसे नितंबावरी गाढिले पितांबरू झळके स्वर्गाने जसे सूर्यते निसावे, किंवा जसे मेरू पर्वताला सोन्याने मडवावे त्याप्रमाणे कमरेच्या खालच्या भागावर कसलेला पितांबरिला नाना क्षीरोदके पांघरविला क्षीरार नवो श्री शंकराला जशी कापराची उटी लावावी अथवा कैलासा जसा पाऱ्याचा लेप द्यावा अथवा क्षीर समुद्राला ज्याप्रमाणे चंद्राची घडी उकलून मग त्याचे पांघरुण आकाशाकडून घेववावे त्याप्रमाणे पांढरीशुभ्र चंदनाची उटी विश्वरूपाच्या सर्व शरीरावर त्याने पाहिली जेणे स्वप्रकाशा कांती चढे ब्रह्मानंदाचा निदा ज्याच्या योगाने स्वरूप प्रकाशाला तेज चढते व ब्रह्मानंदाची उष्णता नाहीशी होते व ज्याच्या सुवासाने पृथ्वीला जीवित म्हणजे अस्तित्व प्राप्त होते जयाचे निर्लेप अनुले पू अनंगुही सर्वांगी धरी, तया थोरी व मदन देखील ज्या आपल्या सर्व अंगावर धारण करतो त्या चंदनाच्या सुगंधाची थोरवी कोण वर्णन करेल ऐसीए कैक शृंगार शोभा पाहता अर्जुनदा तसे क्षोभा देवीची देवो बैसला की उभा कि उभ्या तू हे नेणवे अशी एक एक श्राची शोभा पाहत असता अर्जुन त्याचप्रमाणे देव बसले आहेत की उभे आहेत की निजलेले आहेत हेही त्याच कडी ना उघडवणी पाहेरी आघे मूर्तीमय देखतू जाये मग आता न पाहे म्हण उगार आहे तरी आयसेची दृष्टी उघडून बाहेर पाहू लागला तरी सर्वच विश्वरूपय आहे असे दिसू लागले मग आता मी काही पाहणार नाही असा निश्चय करून तो उगीच राहिला त्याने डोळे मिटून घेतले तरी आताही त्याला तसेच विश्वरूप दिसले अनावरे मुखे समोर देखे तया भेणे पाठी मोरा जवळ तवतया हि कडे श्रीमुखे कर चरण तैसेची अर्जुन समोर अगणित मुखे पाहत होता भैया ने जे कर ही विश्वरूप्रतिभा से नवला वो का पा दिसे आहो पाहू लागले म्हणजे खरोखर दिसते यात काही थोडे आश्चर्य आहे का परंतु हे आश्चर्य आहे का की या विश्वरूपाच्या बाबतीत न पाहत असताना देखील म्हणजे डोळे मिटून घेतले असता ही त्याला विश्वरूप दिसत होते कैसे अनुग्रहाचे करणे पार्थाचे पाहणे आणि न पाहणे तया सकटे नारायणे व्यापुनी घातले प्रभूच्या कृपेची करणी कशी अद्भुत आहे पहा अर्जुनाचे पाहणे व न पाहणे हे सर्वच भगवंतांनी व्यापून टाकले म्हणून पडे म्हणून आश्चर्याच्या एका पुरात पडला असता तो तात्काळ किनारा गाठी तो आणखी दुसऱ्या चमत्काराच्या मोठ्या समुद्रात तो पडे ऐसा अर्जुन असाधारणे आपुल या दर्शनाचे निविंद कवळून घेतला तेने अनंतरूपे याप्रमाणे त्या अनंतरूपाने म्हणजे भगवंताने अर्जुनाला आपल्या अलौकिक दर्शनाच्या कौशल्याने व्यापून टाकले तो विश्व मुख स्वभावे आणि त्याची दाखवा वया लागे पांडवे प्रार्थीला आता आघवे होऊन ठेला तो श्रीकृष्ण परमात्मा स्वाभाविकरित्या विश्वतोमुख आहे आणि तेच त्याने म्हणजे श्रीकृष्णाने आपले स्वाभाविक रूप दाखवावे म्हणून अर्जुनाने प्रार्थना केली म्हणून आता तो श्रीकृष्ण परमात्मा सर्व विश्वरूपाने बनून राहिला आणि सूर्ये प्रगटे अथवा निमुलिया देखावेची खुंटे तैसी दि वैकुंठे दिली आणि श्रीकृष्णाने जी दृष्टी अर्जुनास दिली ती दिव्याच्या अथवा सूर्याच्या प्रकाशाने प्रकट होईल म्हणजे अथवा मिटली असता तिचे पाहण्याचे बंद राहील अशी नव्हती म्हणून किरी टी दोही परी ते देखणे देखे अंधारी हे संजयो हस्तीनापुरी सांगत सेराया म्हणून अर्जुनाला दोन्ही प्रकारांनी उजेडात अथवा अंधारात म्हणजे तरी मिटले तरी, ते विश्वरूप पाहावेच लागले हे संजय हस्तिनापुरात राजा धृत राष्ट्राला सांगता झाला म्हणे कि बहुना अवधारिले पार्थे विश्वरूप देखिले नाना आभरणी भरिले विश्वतोमुख संजय म्हणतो फार काय सांगावे अर्जुनाने नाना प्रकारच्या अलंकारांनी भरलेले व ज्या सर्व बाजूंनी मुख्य आहेत असे विश्वरूप पाहिले हे तुम्ही ऐकले का श्लोक बारावूर महात्मा आकाशामध्ये सहस्रावधी सूर्याची प्रभा जर एकदम उत्पन्न झाली तर ती त्या महात्मा श्रीहरी च्या प्रभेसारखी होईल ती अंग प्रभेचा देवा नव लाईसावा कल्पांती एकूची धृतराष्ट्र राजा श्री कृष्णाच्या त्या अंगकांतीची अथवा तेजाची अपूर्वता कशा सारखी होती म्हणून सांगावी पण काही कल्पना करता यावी म्हणून दृष्टांतने सांगण्याचा प्रयत्न करतो प्रलयकाली बारा सूर्यांचा जो एकच मिलाप होतो तैसे ते दिव्य सूर्य सहस्रवरी जरी उदय जतिका एकेची अवसरी तरी तया तेजाची थोरी उपमुन ये तसे ते हजारो दिव्य सूर्य जर एकाच वेळेला उगवले तरी त्या विश्वरूपाच्या तेजाच्या प्रभावाच्या उपमेला ते सूर्य येणार नाहीत आघवयाची बिजूंचा मेळा वाकी आणि प्रलयाग्नी ची सर्व सामग्री आणि जे तेवीची दशकू ही मेळ विजे महातेजांचा सर्वच विजांचा समुदाय एकत्र केला व प्रलय कालच्या अग्निची सर्व साहित्य गोळा केली तसेच दहा ही महातेजे एकत्र मिळवली तरी ती ये अंगप्रभेचे प्रभेचे निपाडे हे तेज काही काही होईल थोडे आणि तया ऐसे किर त्रिशुद्धी नोहे सर्वांचे हे एकत्र केलेले तेज त्या विश्वरूपाच्या अंगकांतीच्या सामन्यास काही अल्पस्वल्प मानने आले तर येईल पण त्यासारखे ऐसे महात्मिसे सर्वांगीचे तेज ते मुनी कृपाजी मज दृष्ट महात्मा चे हरी त्यांचे सर्व अंगीचे तेज म्हणजे विश्वरूपाचे तेज स्वाभाविक रीति ने फाकत होते व्यासमुनी कृपे ने महाराज मला दिसले.